सूर्यपुत्र लोकमान्य ताई महाराज प्रकरण एकदा कुणाला आपलं म्हटलं आणि कोणाला एकदा शब्द दिला की वाटेल ती झीज सोसून निरपेक्ष बुद्धीने त्याचा शेवटपर्यंत पिछा पुरवायचा हा लोकमान्याचा स्वभाव पुरावयाने शाबित करायला ताई महाराज प्रकरण पुरेसं आहे न्याय गोष्टीसाठी लढताना या केसमध्ये प्रतिपक्षाबरोबर किती खालच्या पातळीवर जावं लागलं त्याला काही सुमारच नाही पण त्यांचं विशेष हे की ते त्याही पातळीला उतरले या सगळ्यात त्यांनी मध्यस्थी केस सोडली असती तरी चालला असत पण लोक दोन्ही बाजूंनी बोलणारे असतात म्हणून सत्याचा विजय होईपर्यंत लढले लढायचं मग ते स्वकीय असोत व परकीय नचीम केळकरांनी म्हटल्याप्रमाणे दत्तक प्रकरणे कोर्टात अनेक असतात पण या प्रकरणाला गोऱ्या अधिकाऱ्यांच्या लोकमान्य द्वेषाचा रंग असल्यामुळेच हे प्रकरण एवढं गाजलं ताई महाराज प्रकरण निकाली लागल्यावर लोकमान्यांनी केसरीतून अखेर खरे ते टिकले हा अग्रलेख लिहून ले बैलाला जशी तांबडी चिंधी तसे आपण सरकारला असा उल्लेख केला न्यायमूर्तींच्या न्याय वर्तनाचं कौतुक आणि अभिनंदनही केलं चार शब्द सरकारलाही सुनावले यासाठी जो साठ रुपये खर्च झाला तो केवळ लोकमान्यांना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यासाठीच होता हेही दाखवून दिलं राजद्रोहाच्या खटल्याच्या पूर्वतयारीसाठी लोकमान्य पाच ऑगस्टला पुण्यात आले आणि त्याच दिवशी लोकमान्यांचे परमस्नेही बाबा महाराज यांना महामारीने ग्रासला बाबा महाराज हे फर्स्ट क्लास सरदारांच्या यादीत मोडणारे सरदार ते आजारी पडले आणि अत्यवस्थ झाले पुण्यात आल्याबरोबर लगेच लोकमान्यांनी बाबा महाराजांना मदत करायला सुरुवात केली ते त्यांच्यापाशीच बसून होते पहिली गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे एक युरोपियन डॉक्टर मेकॉनकी एक पारशी डॉक्टर मोदी आणि एक देशी डॉक्टर विश्राम असे तीन डॉक्टर उपचारासाठी आणले कारण एवढंच की महाराजांच्या मृत्यूनंतर त्याचं शव गोऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती जाऊ नये त्या अवस्थेतच त्यांचं मृत्यूपत्रही पार पडलं आणि कोर्टाने ते मान्यही केलं सात ऑगस्टला बाबा महाराजांचं निधन झालं बाबा महाराजांचे ट्रस्टी म्हणून कुंभोजकर नागपूरकर आणि खापर्डे यांची नियुक्ती केली आणि आसन्न मरण बाबांचा आग्रह मोडवेना म्हणून मनात नसतानाही हाही ट्रस्टी झाले आणि एकदा ट्रस्टी म्हणून सही केल्यावर मात्र रक्त आटेपर्यंत बाबांच्या वारसाची आणि इस्टेटीची काळजी वाहण्यासाठी निरपेक्ष धडपड केली या घटनेनंतर महिनाभरात सप्टेंबर चौदाला लोकमान्यांना अठरा महिन्यांची सक्त कारावासाची शिक्षा झाली त्यातून ते मुक्त झाले आणि घरी आल्यावर काही दिवस विश्रांती घेऊन बाबा महाराजांच्या मृत्यूपत्राच्या व्यवस्थेच्या कामाला लागले बाबा महाराजांना पत्नी आणि एक मुलगी शांताक्का होती पण वारस नाही म्हणून त्यांनी दुसरं लग्न ताई महाराजांशी केलं या ताई महाराज सामान्य घरातल्या बाबांचा मृत्यू झाला तेव्हा त्या गरोदर होत्या बाबांच्या मृत्यूनंतर त्यांना मुलगा झाला पण तो दोन महिन्यांनी वारला त्यातून हे नसतं लचांड मागे लागलं आता दत्तक घेणं भाग होतं त्यातच बाईंना क्षयाची लागण झाली असल्याची शक्यता निर्माण झाली त्यामुळे वारस घेण्याचं काम तातडीनं हाती घ्यावे लागलं बाबा महाराजांच्या घराण्याच्या दोन शाखा कोल्हापुरात होत्या आणि एक औरंगाबाद येत कोल्हापूरच्या शाखेतील मुलांनी आधीच गुण उधळले होते म्हणून बाबांची इस्टेट सांभाळणारा आणि ताई महाराजांची काळजी घेणारा वारस शोधण्याचं काम लोकमान्यांनी सुरू केलं तेव्हा कोल्हापूर घराण्याकडून ताईंवर दबाव यायला लागला आणि एक ट्रस्टी नागपूरकरांनाही आमिष दाखवण्यात आली कोल्हापूरच्या बाळा महाराजांनी बाबा महाराज गेल्याच्या दुसऱ्याच दिवशीपासून आपले प्रयत्न सुरू केले होते पण नागपूरकरांना लोकमान्यांच्या विरुद्ध जाता येईना कुंभोजकरांनी कोल्हापूरकरांना सरळ नाकारलं आणि खापर्डे लोकमान्यांच्या मताविरुद्ध नव्हते लोकमान्यांनी आपली विश्वासू माणसं पाठवून गुप्तपणे औरंगाबाद जवळच्या निघोनेच्या शाखेच्या मुलांची चौकशी केली आणि ती लहान मुलं त्यांना वारस म्हणून योग्य वाटली म्हणून नागपूरकरांना पुण्यात ठेवून ताई आणि इतर ट्रस्टींना घेऊन लोकमान्य औरंगाबादला पोहोचले एका शीख मंदिरात त्या सगळ्यांची उतरण्याची सोय केली होती तिथे दुसरे दिवशी त्या घराण्यातली पाच मुलं बोलवण्यात आली त्यातल्या जगन्नाथला सर्वांनी निवडलं सभा बोलावली कागदपत्रांवर सह्या करून साक्षी कागदपत्रांची पूर्णता करून सगळे परत आले खापर्डे नागपूरला कामानिमित्त निघून गेले या याआधी नागपूरकरांनी आपला मुलगा बाईंच्या ओटीत घालण्याचा प्रयत्न केला पण त्याचा एक बोट अपूर्ण म्हणून तो नाकारला गेला त्यांना दुसरा मुलगा झाला तेव्हा नाळ कापण्याच्या आधी वारस म्हणून ताईंच्या ओटी तो टाकला तर दत्तक विधान करावं लागत नाही म्हणून नाळ कापण्याच्या आधी ताईंना निरोप पाठवला तोही वाया गेला तेव्हा नागपूरकरांनी कोल्हापूरच्या बाळ महाराजांचा पक्ष घेऊन मोठं राजकारण केलं बाळ महाराजांनीही दत्तक जाण्यासाठी खूप युक्त्या लढवल्या त्यांचं लग्न पुण्यात ताईंच्या वाड्यात करायचं ठरवलं पण ट्रस्टी लोकांनी त्याला परवानगी दिली नाही कारण लग्नाच्या आदल्या दिवशी दत्तक विधान गुपचूप पार पाडण्याचा त्यांचा बेत होता त्यासाठी त्यांनी लोकमान्यांचे स्नेही भिंगारकरांना पाचशे रुपयाचं आमिष दाखवून लग्न वाड्यात करण्याची परवानगी आणायला सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी भिंगारकरांना आपल्या वाड्यात आलेलं पाहून लोकमान्यांनी सरळ टाचणी लावून फुगा फोडूनच टाकला पाचशे रुपयांचं कसं काय जमतय तुमचं असं सरळच विचारलं त्यामुळे तोही बार वाया गेला मग नागपूरकरांनी आणखी एक युक्ती योजली ताई अत्यवस्थ झाल्या तर घाईघाईने त्या मरणासन्न आहेत हे दाखवून लोकमान्यांच्या गैरहजेरीत आपल्या मुलाला नाळ कापण्याच्या आधीच दत्तक घेण्याचा डाव साधायचा त्यासाठी एक सिव्हिल सर्जन आणि एक युरोपियन डॉक्टर वश करण्यात आला वाड्यातल्या वैद्यांनीच ती कामगिरी केली पण वैद्यभुंच्या फेऱ्या वाढल्या तेव्हा वाड्यातल्या ट्रस्टींच्या एका कारकुनाला संशय आला लोकमान्य तेव्हा बाहेर गावी गेले होते ते येईपर्यंत त्याने किल्ला लढवला वैद्यबुआांकडून सगळं सत्य आणि त्यावर त्यांना मिळणारी पाचशे रुपयांची कमाई त्याला कळल्यावर त्याने वैद्यभुंना सावध करत आधी पैसे मोजून घ्या नाहीतर तुम्हाला छदा मिळणार नाही असं बजावलं कारण इस्टेट मोठी असली तरी नगद काहीच नाही हे त्याला माहीत होत मध्यरात्री ताईंना जोरात काळा येणार मग हे डॉक्टर्स येणार आणि त्यांच्या खोट्या सर्टिफिकेटवर लागलीच दत्तकविधान पार पडणार असा सगळा कट तयार झाला पण या सगळ्यांना द्यायला पैसा ही खूप लागणार होता नागपूरकर त्याच्या तजवीजीला बाहेर पडले आणि ते आता येणारच या कल्पनेने ताई विवळायला लागल्या त्याबरोबर हा कारकून अजून पैशाची तजवीज झाली नाही आताच कशाला विवळता असं म्हणाला त्यामुळे आपलं हेही कारस्थान वाया गेलं हे बाईंना कळलं आणि तोही प्रयत्न वाया गेला तरीही चिवटपणा प्रतिपक्षाने सोडला नाही आता परत नवीन बेद झाला तो म्हणजे लोकमान्यांच्या नकळत बारा जुलैला मध्यरात्री विधान पार पाडायचं त्याआधी बाळ महाराज त्यांचे बंधू पंडित महाराज आणि त्यांच्याबरोबर पैलवान हत्यारे घेतलेले लोक कोल्हापूरहून वाड्यात सहासदपणे राहायला आले काही मोजक्या लोकांना रात्री बारा वाजता वाड्यावर येण्याचं आमंत्रण दिलेलं होतं वाड्यावरचा कारकून आणि उपाध्याय पाहतीवर होतेच काहीतरी शिस्तय एवढंच जाणवत होत मग पुढचं नाटक सुरू झालं अकरा वाजता रात्री बाहेरचा दरवाजा बंद झाला कारकून बाहेर पडायला आणि उपाध्यावरच्या माडीच्या खिडकीत यायला एकच गाठ पडली त्याने कारकुनाला घरी जा पण जागत बसा असं हळूच सांगितलं उपाध्याना दत्तक विधानाची तयारी करायला अचानकपणे सांगितलं गेलं पण उपाध्याय मोठा एकमती त्याने दत्तक प्रयोगाची पोथी घरून आणावी लागेल असं सांगून बाहेर जाण्याची परवानगी मिळवली आणि तो कारकुनाकडे सगळं सांगायला आला कारकून लोकमान्यांकडे धावला लोकमान्य तेव्हा सांगलीकरांकडे होते ते लागलीच बाळासाहेब नातूंना पाठोपाठ यायला सांगून कारकुना वाड्यावर आले बाहेरून कारकुनाने पहारेऱ्या सांगितलं आणि त्याने दार उघडल्या बरोबर टाई वाजवली एक पाय आत आणि एक पाय बाहेर ठेवून तो उभा राहिला त्याबरोबर लोकमान्यांनी आत प्रवेश केला पहारेकऱ्याचं लोकमान्यांसमोर काहीच चाललं नाही कारकून बाकीच्या लोकांना बोलवायला पळाला लोकमान्य वाड्याच्या चौकात आले आणि त्यांनी नागपूरकर अशी जोरात हाक मारली नागपूरकर बाहेर आले आणि लोकमान्यांना पाहून इतके दचकले की त्यांच्या हातून तांब्या भांडच गळून पडलं तोपर्यंत लोकमान्यांची माणसं आली सगळा विचकार झालेला प्रतिपक्षाला कळला या तासाभराच्या नाट्यानंतर सगळी माणसं बाहेर पडायला लागली आणि आमंत्रित येऊ लागले त्यांना बाहेरच्या बाहेर चार दिवसांनी या असं म्हणून परत जायला सांगितलं यानंतर अतिशय हिन पातळी गाठली गेली ती म्हणजे ताई महाराजांनी साक्ष देताना लोकमान्यांनी गैरवर्तन केले असं सांगितलं कोर्टाने सुद्धा ते मान्य केलं नाही आता ताबडतोब दत्तक घेणं याशिवाय लोकमान्यांना पर्याय राहिला नव्हता तो त्यांनी पूर्ण केला औरंगाबादला दत्तक विधान पार पडल्यावर सर्व मंडळी घरी गेल्यावर ताई महाराज नागपूरकरांच्या तावडीत सापडल्या असंतुष्ट पक्षाचं राजकारण बाईंचं मन वळवणं वारस नाही अशी त्यांची मनस्थिती निर्माण करणं हे सगळं सुरू झालं आणि त्यासाठी तीन मार्ग त्यांच्या समोर होते एक आहे तो वारस अमान्य करायचा दोन बाईंनी ट्रस्टींचा अधिकार काढून टाकायचा आणि त्या स्वतंत्र आहेत असं जाहीर करायचं तीन दुसरा वारस घ्यायचा नागपूरकरांनी बाईंना त्यावेळेचे दक्षिणेतले सरदारांचे एजंट ऍस्टिन यांच्याकडे नेलं त्यांच्याकडून लोकमान्यांविरुद्धचा बोलण्याचा पाढा पडवून घेतला होता तो बाईनी जसाचा तसा साहेबांपुढे ओकला ऍस्टिन पक्के ब्राह्मण त्यातून अँग्लो इंडियन लोकमान्यांबद्दल द्वेष असलेले लगेच विरुद्ध खटला सुरू झाला त्यानंतर खटल्यांची मालिकाच सुरू झाली सेशन कोर्ट हायकोर्टापर्यंत खटला चढत गेला आणि लोकमान्यांना कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या करंदीकरांनी लोकमान्यांच्या बाजूने केस लढवली प्रतिपक्षाच्या पडवून आणलेल्या विकत आणलेल्या साक्षीदारांना खोटं ठरवण्यात लोकमान्यांचं रक्त आटलं पैसा नाहक खर्च होत होता प्रतिपक्षामुळे आणि हेकट द्वेषी गोऱ्या अधिकाऱ्यांमुळे एवढा त्रास होऊन सुद्धा शेवटी निकाल लागला तो लोकमान्यांच्या निर्दोष असल्याच्या कोर्टाच्या निर्वायाने आनंद दाखवण्या एवढीही ताकद लोकमान्यांना त्यावेळी राहिली नव्हती ताई महाराजांचे वकील बळवंतराव नागपूरकर यांचे पुतणे श्रीपाद हे नेहमी ताई महाराजांच्या वाड्यावर खेळायला जात तेव्हा एकदा धिटाईने त्यांनी ताई महाराजांना विचारलं आपण ठिळकांशी का हो भांडता तर ताई महाराज उतरल्या खर तर टिळकांनी माझं काही वाकडं तर केलं नाहीच पण वाड्यातून सुतळीचा तोडाही नेला नाही पण एक गोष्ट मात्र आड आली ते अत्यंत हट्टी आहेत मी पडले अभिमानी ते माझ्या पुढे येऊन उभे राहतील आणि मला काय महाराज कसे चालले आहे असे म्हणतील तर मी पुढे होऊन त्यांचे पाय धरीन आणि ते सांगतील त्यास रुकार देईन पण मी होऊन प्राण गेला तरी माघार घेणार नाही अशा रीतीने हे प्रकरण संपलं त्याचा दुसरा भाग म्हणजे जगन्नाथ महाराजांचे सर्व उत्पन्न हे मूळ आपल्या देणगीचे आहे असं म्हणून अठराशे शहात्तरच्या एका कायद्याच्या आधाराने बाळ महाराज आणि कोल्हापूरकर छत्रपती यांनी मिळून मुंबई सरकारला आपल्यात सामील करून मुंबई हायकोर्टाकडे एक अर्ज दाखल केला होता हायकोर्टाकडल्या या अर्जाच्या बाबतीत लोकमान्यांनी एक कैफियत तयार केली पंधरा दिवस खपून उत्कृष्ट कायदेपंडिताप्रमाणे त्यांनी ही कैफियत तयार केली होती आणि जगन्नाथ महाराजांच्या वकिलांनी तो दावा जिंकला एकोणीसशे वीस साली 21 जुलैला हायकोर्टाने लोकमान्यांच्या बाजूने निकाल दिला त्यानंतर दहा दिवसांनीच एक ऑगस्टला लोकमान्यांचा कैलासवास झाला